वासिष्ठ महारामा की हे रास योग्य प्रश्न कसा विचारावा हेही तुला चांगले समजते भाषणाचे रुजगदही तू उत्तम प्रकारे जाणतोस या सर्वांमुळेच मी भाषण करण्याला प्रवृत्त जाणू रजा आणि तम या विरहित आणि शुद्ध सत्वाने युक्त अशी आपली बुद्धी करून स्थिरपणे मी आता जे काही सांगणार आहे ते तू ऐक रामचंद्रा अरे प्रश्न विचारण्याच्या अंगे आवश्यक असणारे सर्व गुण तुझ्या ठाई आहेत आणि समुद्रामध्ये जशी रत्नांची समृद्धी असते त्याप्रमाणे वक्त्याला आवश्यक असे सर्व गुण माझ्यामध्ये आहेत तेव्हा हे राजकुमार चंद्रांच्या किरणापासून चंद्रकांत म्हणायला द्रव सुटतो त्याप्रमाणे विवेकापासून उत्पन्न होणारे वैराग्य तुला लाभले सर्व दिशामध्ये परिमाला पसरवणाऱ्या कमलाप्रमाणे सद्गुण दृढ करण्याचा तुझा अभ्यासपणापासून यासाठी म्हणून मी सांगत असलेली निशय चंद्राचा प्रकाश ग्रहण करून विकास पावण्याला जशी कुमूदणी पात्र असते तशीच तुझ्या बुद्धीची ही स्थिती आहे अध्यात्म विषय श्रवण करायला जो आरंभ करायचा श्रवण करत असताना प्रमाण आणि प्रमेय यासंबंधी जी दृष्टी ठेवायची तिथे महत्व परमपदाचा अनुभव येईपर्यंतच असते त्याप्र त्यानंतर तिथे मुळीच प्रयोजन नाही विवेकी मनुष्याच्या अंतकरणात विज्ञानामुळे जर विश्रांती उत्पन्न होत नसेल तर कोणता विवेकी मनुष्य या संसारातील चिंता किंवा मोह सहन करू शकेल कुलपर्वताच्या शिलाकल्पांताच्या वेळी प्रचंड सूर्यकिरणाच्या प्रभावाने सर्व वृत्ती आपोआप होतात संसार रूपी विषयाच्या योगाने उत्पन्न होणारी महामारी खरोखर दुस्सह असते आणि ती पवित्र अशा योगरूपी गारुडा गारुड मंत्राने केवळ नाही शिवते हा योग परमार्था मंत्र प्राप्त होने सत्संग शास्त्रविचार जोड़ निसंशय आवश्यक जगत सर्व दुख विचार योगा विचार दृष्टि महत्व कमी समझू ने मनन करीत सर्पहा जीर्ण काट टाकतो विचारी पुरुष सर्व मानसिक दुखान फाटा देव शांत स्थिर अंत करना अखिल जगत खेल है ते इंद्रजानाप्रमाणे माही आहे असे समजून त्याकडे पाहतो परंतु ज्यालाही ज्ञानदृष्टी प्राप्त झाली नसे, त्याला मात्र नित्य दुःखात दिवस कंटावे लागतात हे रामा संसारूपी रोग हा अत्यंत विषम आहे हा संसार रोग सर्पाप्रमाणे दंश करतो तीक्ष्ण तरवारीप्रमाणे कापतो अणकुजीदार भल्याप्रमाणे भोग पाडतो दोरीप्रमाणे बंधन करतो अग्निसारखा जाळतो डोक्यावर दगड मारून आलेल्या मूर्छेप्रमाणे करतो बुद्धीचे हरण करतो मोहरूप अंधकूपात ढकलून देतो आणि तृष्णा या जगात संसारी मनुष्याला त्रास देत नाही असे कोणतेच दुःख नाही येथील विषयरूपी भयंकर रोग खरोखरीच कठीण आहे त्याच्यावर वेळीच उपाय केला पाहिजे त्याच्यावर वेळीच उपाय केला नाही तर नरकातील सर्व दुखे, मनुष्याला याच जन्मात भोगायला लावले खेरीच तो राहत नाही ही दुखे दुःखेही भयंकर दगड खाणे तरवारीने कापले जाणे दगडांचा वर्षाव होणे अग्नीत जाळले जाणे बर्फाचा वर्षाव होणे कुऱ्हाणी करवती यासारख्या शस्त्रांनी शरीराचे दुकडे होणे चंदनाच्या खोडाप्रमाणे खडकावर शरीर आदळले आदळले जाणे घृणनामक घृणनामक कीटकाकडून जशी लाकडाला भोके हो पडतात तशी यंत्रणे शरीराला तेलाच्या कढईत टाकले जाणे साखळ्याने बंधन केले जाणे समरांगणात सतत सुटणाऱ्या आणि ज्यातून अग्नीच्या ठिंग्या पडत असतात अशा बाणाप्रमाणे शस्त्रांचा वर्षा होणे भर ग्रीष्मा जौव्हातून चालायला लावणे शिशिर ऋतूतील दहिवराप्रमाणे थंड पाण्याच्या वर्षा होणे डोक्यावर एकसारख्या शस्त्रांचा प्रहार होत राहणे सुखदायी निद्रेचा अभाव असणे घातले जाणे शिक्षा लागतात अशाच तऱ्हेची अनेक दुःखे या संसारातही भोगावी लागत असता त्यातून मुक्त होण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा हे चुचित आहे आपण निरंतर शास्त्र करी गलोतर कल्याण हो हे दुसरी एक गोष्ट अठमो मुनी महर्षि विप्र राजे हे सर्व ज्ञानक युक्त पूर्व संस्कार संसार दुखे अन्वीत नित्य सामाधनी विषया बदल कौतुक नहीं बुद्धि विक्षेपर हित ब्रह्मादे देवा प्रमाण पूर्ण काम त्यांना आत्मज्ञान झालेले असते आणि त्यामुळे त्यांची बुद्धी शुद्ध झालेली असल्याने तत्वानुभव करून घेतला शरीरावरील आत्मभाव काढून टाकला ज्याचा मोह नाहीसा झाला भ्रांतिरूपी मेघ गळून गेला आणि ते परमात्म भावने स्थिर झाले आशा महात्म्यांचे जगातील भ्रमण ही केवळ एक क्रीडा आहे ज्यांच्या शांत रसाचा आस्वाद घेऊ लागल्या आणि चित्तातील सर्व वैषम्य नाहीसे झाले अशा महात्म्यांचे जगातील भ्रमण हे निव्वळ कौतुकासाठीच उरते देह हा रथ इंद्रिय ही त्याचे घोडे मन हा लग्न आणि या सर्वांच्या सहाय्याने विषय घेणारा प्रतिबिंबात्मा हा रथी तर या सर्वांच्याही पलीकडे असलेला बिंबात्मा किंवा परमात्मा हेपुरुषांचे जगातील वासिष्ठ महारामाणे मुमुक्षु व्यवहार प्रकरणे द्वादश सर्ग हा सर्ग तेरा श्री वासिष्ठांच्या कडून असे म्हटले गेले की ज्याना आत्मसाक्षात्कार झाला आहे जे जीवनमुक्त अवस्थेच्या साम्राज्य पदवी पर्यात जाऊन स्थिर झाले असे महात्मे ह्या दृष्टिने संसारात वागत असतात ते शोक करीत नाहीत कसली अपेक्षा करीत नाहीत त्यांना याचना करण्याचे कारणच पडत नाही शुभाशुभा जे त्यांना पर्वत नसते ते सर्व काही करतात आणि काहीच करीत नाही आत्मदर्शनामुळे कशानेही लिप्त होत नसतात ते, ते शास्त्रीय क्रिया करत असल्यामुळे दिसते परंतु वास्तविक ते काहीच करत नसतात शुभाचा स्वीकार आणि अशुभाचा त्याग त्यांना ठाऊक नसतो कारण ते नित्य आत्मस्वरूपात स्थिर असतात लोकांच्या दृष्टीने ते येतात आणि जातात किंवा जन्म घेतात आणि मरण पावतात इतरांच्या दृष्टीने ते क्रिया करतात भाषण करतात परंतु स्वतःच्या दृष्टीने त्यांना जाणे किंवा येणे नाही किंवा क्रिया करणेही नाहीच कारण तत्वाचे ज्ञान झाल्यावर क्रिया करण्याची बुद्धी प्रमाण प्रमेय यासंबंधीची दृष्टी स्वीकार आणि त्याग वगैरे कशाचाच मागमोसही उरत नाही ब्रह्मानुभवाची शांती बांधल्यामुळे सर्व इच्छांचा त्यांच्या ठिकाणी सहज त्याग झालेला आढळतो पूर्ण चंद्राच्या ठिकाणी शीतलता असते त्याप्रमाणे हे पूर्ण सुखी असतात पूर्ण चंद्राच्या ठिकाणी असणारे अमृत त्याच्यामध्ये मावत नाही त्याप्रमाणे जीवनमुक्तांचे निर्विशेष सुख त्यांच्या आत्म्यात मावत नाही असे होते त्यांना कोणतेही माईक विक्षेप माहीत नसतात ते वासनांच्या मागे धावत नाहीत चापल्य नाहीसे झालेल्या बालकाप्रमाणे ते अनादिसिद्ध आत्मसुखात विलसत असतात अशा तऱ्हेची श्रेष्ठ स्थिती ही आत्मतवाचे सर्वत्र दर्शन झाल्यामुळे प्राप्त होते अन्य कोणत्याही उपायाने प्राप्त होत नाही यासाठी श्रवण मननाच्या अभ्यासाने आणि निधीध्यासाच्या योगाने मनुष्याने यावतजी आत्म्याची उपासना करावी अन्य कशाची करू नये स्वानुभूती, शास्त्र गुरु यांची एक वाक्यता ज्या श्रवणादींच्या अभ्यासाने होते त्यानेच आत्म्याचे अखंड ज्ञान होते जी माणसे शास्त्राची आणि सत्पुरुषांची अवहेलना करतात अशा मूळ माणसांची संगत सोबत कितीही मोठी आपत्ती आधी करू नये अज्ञानामुळे मनुष्याना जितके दुःख भोगावे लागते तितके आधी व्याधी विष किंवा आपत्ती यांच्यामुळे भोगायला शास्त्राचे अध्ययन केले असता अज्ञान नाहीसे होण्यासाठी त्याचा त्या जेवढा उपयोग होईल तेवढा अन्य कोणत्या ग्रंथाने होणार नाही हा ग्रंथ यथोचित दृष्टांतने रमणीय झालेला असल्याने परमात्म्याची प्राप्ती व्हावी असे ज्यांना वाटत असेल त्यांनी या ग्रंथाचे अवश्य श्रवण करावे ज्याप्रमाणे खैराच्या झाडापासून काटे उत्पन्न होतात त्याप्रमाणे सर्व तऱ्हेच्या अधव आणि थाळी घेऊन रामा अज्ञानात जीवित कंठण्याचा प्रसंग न यावा हे बरे घोर अशा अंधकूपामध्ये वृक्षांच्या ढोऱ्यामध्ये किंवा अन्न अंध कीटकाप्रमाणे अंधारामध्ये राहावे लागले तरी हरकत नाही परंतु अत्यंत दुःख देणाऱ्या त्या अज्ञानामध्ये राहणे नको या ग्रंथात सांगितलेला उपाय तर मात्र अंधकारा जोपर्यंत विवेक सूर्याचा उदय होत त्याचा स्वच्छ प्रकाश सर्वत्र पसरला नाही तोपर्यंतच तृष्णा ही मनुष्य रूपी कमलाला आकुंचित करू शकते गुरु आणि शास्त्र यांच्या आश्रयाने राहून माझ्यासारखे जीवनमुक्त हे लोकांचे संसार दुःख नाहीसे करण्यासाठी जगात हरिहराप्रमाणे आणि ब्रह्मर्षीप्रमाणे भ्रमण करीत असतात हे राघवा त्याप्रमाणे स्वस्वरूपानुभव हो करून घेऊ नये तूही राहत जा या जगात सुख पाहावे तर अत्यंत अल्पासून दुःख पाहावं तर ते आनंद आहे यासाठी येणाऱ्या सुखासंबंधाने आस्था न विवेकी पुरुषाने आत्मज्ञान संपादन करून परम पुरुषार्थाची प्राप्ती करून घ्यावी ज्यांची सुखासंबंधीची आसक्ती नाही शिझर आणि आश्रय केला आहे असे उत्तम पुरुषच पुरुष प्राप्तीला योग्य होतात परंतु ज्यांची मने विषयोपोहो आणि खाणे पिणे तसेच राज्याधिकांचे सुख भोगणे यातच दंग होऊन जातात असे लोक कुपात राहणारे अंध बेडूकच होते ज्यांची बुद्धी मोहन त्रस्त झाली आहे असे लोक प्रबल आणि फसव्या विषय भोगात आसक्त होऊन जातात परंतु असे भोग हे किंचित का रमणीय वाटले तरी ते दुष्ट शस्त्र लोकांची स्थिती परिणामी फार भयंकर होते त्यांच्यावर अनेक संकटे कोसळतात दुःखांचे आणि भीतीचे त्यांच्यावर आघात होतात आणि अखेर ते एका अखे नरकातून दुसऱ्या नरकात अशा पद्धतीने आजोग जातात सुखदुःखांचे चक्र नित्य फिरत असते आणि या चक्रात सापडलेल्या मनुष्याला केव्हाही विश्रांती मिळू शकत नाही आकाशातल्या विद्युत प्रकाशाप्रमाणे क्षण भंगूर असल्यामुळे आपल्या श्रेयाविषयी आकांक्षा बाळगता बाळगत असणाऱ्या मनुष्याने त्यावर कधीही अवलंबून राहू नये तुझ्यासारख्या विरक्त विवेकी परमात्म्याची स्थिती मात्र फार वेगळी भुक्ती आणि मुक्ती ही दोन्ही म्हणूनच तुझ्यासारखे पुरुषाच्या आश्रयाने आणि वैराग्याच्या अभ्यासाने प्रत्येक मनुष्याने हा घोर संसाररूपी नदीतून तरुण जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे विषयाप्रमाणे मूर्छा आणि मोह उत्पन्न करणारी संसार रूपी माया किती भयकारक आहे हे जाणणाऱ्या विवेकी मनुष्याने नित्य जागृत राहिले पाहिजे जो मनुष्य संसारात आल्यावरही निष्काळपणाने राहतो तो आग लागलेल्या गवताच्या घोरत पडलाय पद प्राप्त झाल्यामुळे शोकाला कारण उरत नाही आणि जन्म मरणाच्या फेऱ्यात पुन्हा पडण्याची धास्ती नसते असे ते परमपद फक्त ज्ञानानेच लाभण्यासारखे आहे या पदाच्या अस्तित्वाविषयी शंका नको ज्याप नहीं वा, संबंध विचार करावा खरीत आश्रय कर प्रयत्न करावाईरा अनुग्रशि मोक्ष संबंधा ने विचार करना चीज बुद्धि जगत मनुष्या हो बुद्धि एकदार निर्माण मनुष्य मोक्षा वाटेकी रहतीखेरी त्रिभुवना प्राप्त होने को स्थिति ही नित्य संशयरित भ्रमरित स्वास्थ्या शक्य नहीं हि कैवल स्थिति मनुष्य एकदम प्राप्त को क्लेश शिलक नहीं तसे धन मित्र बंधु हर ही विसंबन रहने के कारण रहते नहीं कोलचल करीर्थयात्रा कर शरीरा क्लेश होतील अशी तपश्चऱ्या करणे यापैकी कोणत्याच गोष्टीचे कारण होत नाही कैवल्य पदे श्रवण मनन निध्यास मनोजय वासनाक्षा योगाने प्राप्त होणारे त्याची साधने म्हणजे आत्मानात्मविवेक श्रवण मननाधिकाने होणारी एकाग्रता दुःखरूप संसाराचा त्याग आणि विषयाबद्दलची विरक्ती हीच आहे सहज अशा आसनावर पासून आत्मविचार करण्यामुळे ते शोकरहित आणि नित्यपद प्राप्त होते त्या पदाची प्राप्ती झाली म्हणजे जो आनंद लाभतो तो सर्व सुखांची सीमा आहे असे त्या पदाचे वर्णन सत्पुरुष करीत असतात मनुष्य लोक आणि स्वर्ग लोक यामधील सर्व विषय नाशिवंत असल्यामुळे मृगजलामध्ये ज्याप्रमाणे खारे पाण्याचा एक थेंबही नसतो त्याप्रमाणे या दोन्ही लोकांमधील सुख हे खरे सुख नाही त्यासाठी मनोजय करून क्षमा आणि संतोष या साधनांचा अवलंब करून अनंत अशा परमपदा जमिनीवर किंवा आकाशात भ्रमण करताना अशा कोणत्याही स्थितीत प्राप्त होऊ शकतो ते, ते परम सुख मनाच्या शांतीमुळे प्राप्त होत असून विवेक रूपी उच्च वृक्षावर उत्पन्न होणाऱ्या और विकास पाया शमरूपी पुष्पा तो फल है हे सुख प्राप्त ही व्यवहार होता परन्तु को कार्य मना प्रमाण नहीं तो आकाशन सूरयाप्रमा खेद हो कारण पूर्ण स्थितिमेंतविक कशा की अपेक्षा रही ननुष्या सर्व संदेह नहीं से हो चित्त अत्यंत शांत निर्मल तो कोचा करीत नहीं किंवा कशाचाही त्याग देखील करीत नाही तेव्हा रामा मोठ्या दारावरील जे चार द्वार द्वारपातूला सांगण्यात आले त्यापैकी एकाचा जरी आश्रय केला तरी मोक्षाची दारे खुली होतात संसार ही एक वृक्षभूमी असून ती मधून प्रवास करणाऱ्या मनुष्याचा प्रवास विषय सुखाबद्दल तृष्णा उत्पन्न झाल्यामुळे अत्यंत क्लेशकारक होतो परंतु शमरूपी चंद्राचे कोमल किरण त्याच्यावर पडले म्हणजे त्याला सुख वाटू लागते शमानेच मोठ प्राप्त होतो शम हेच परमपद आहे शम म्हणजे शिव शम म्हणजे शांती शम म्हण हाच सर्व भ्रांतीचे निवारण करणार आहे ही शांती ज्याला लाभली आणि ज्याचे चित्त अत्यंत निर्मळ झाले आहे त्याचे शत्रू सुद्धा मित्र होतात चंद्र दयाबरोबर क्षीरसागराला भरती येते आणि त्याला परमशुद्धता लाभते त्याप्रमाणे ज्या मनुष्याच्या अंतःकरणाला ज्ञानाची शांती लाभली असेल त्यांचे चित्त परम पवित्र होते ज्यांच्या हृदयरूपी कमलात शमरूपी दुसरे कमल विकास पावले आहे अशा सत्पुरुषांची स्थिती भगवंताप्रमाणेच असते भगवंताच्या हृदयरूपी कमलाबरोबर त्याच्या नाभीतून दुसरे एक कमल उत्पन्न झाले आणि अशा दोन कमलाने भगवान शोधतो त्याप्रमाणे असले सत्पुरुष शोभू लागतात ज्यांच्या मुखकमला आकृष्ट करून घेतात आणि परिणामी सर्व जगाला सर्व काळी वंदे होतात जो पुरुष शमरूपी संपत्तीने विराजमान झालाय त्याला साम्राज्य संपत्तीमध्येही आनंद वाटेत असतो या जगात जे जे म्हणून शारीरिक दुःखे किंवा मा मानसिक दुःखे आहेत ती ती सर्व दुसह दुःखे शांत चित्त झालेल्या पुरुषांच्या बाबतीत तृष्णे सहनाही शिवतात शमसंपन्न मनुष्याला भूत भूतमात्रांना जितके कौतुक वाटते जेवढा आनंद वाटतो तितके कौतुक आणि तेवढा आनंद चंद्रदर्शनामुळेही होत नाही शमानं युक्त असून जो मनुष्य सर्वांवर प्रेम करतो त्याच्या ठिकाणी परमात्मा ज्ञान आपोआप आणतं सर्व भूतांना आपल्या मातेविषयी प्रेम वाटते तसे प्रेम मृद मुरु, आणि क्रूर अंतकरणाच्या सर्व पशुना मनुष्याबद्दल वाटू लागते शमामुळे मनुष्याच्या मनाला जेवढे सुख होते तेवढे सुख त्याला स्वर्गातील अमृताचे आकंठ पान केल्याने वा लक्ष्मीला आलिंगन दिल्यानेही होऊ शकत नाही सर्व प्रकारच्या आधी व्याधीने ग्रस्त झालेले आणि तृष्णारूपी झालेले शांत झाले म्हणजे मनुष्य जे जे करतो किंवा जे जे खातो त्याला त्यात त्याला जेवढा आनंद वाटतो तेवढा आनंद त्याला, त्याला। दुसऱ्या कशातही वाटत नाही शमरूपी अमृताने मनुष्याच्या मनाला जो आनंद होतो त्या आनंदामुळे एखाद्या मनुष्याचे अवयव जरी छिन्न विचार असतील तरी ते पुन्हा फुटून त्याच्या शरीरावर उगवतील हिंस प्राणी यातले कोणीही शांत चित्त मनुष्याचा द्वेष करू शकत नाही एखाद्या वज्रशिलेवर फेकलेले बाण जसे निरुपयोगी ठरतात त्याप्रमाणे शमरूपी कवच अंगावर धारण करणाऱ्या मनुष्यावर संसारातील दुःख परिणाम करू शकत नाही एखादा आहे तोही शांत आणि मनुष्याला पाहून लोकांच्याही मनात शांती उत्पन्न होते आणि तितकी शांती प्राणाहून प्रिय असलेल्या आप आपल्या एखाद्या आपताला पाहूनही माणसाला होत नाही म्हणूनच असे म्हणता येईल की जो सत्पुरुष क्षमसंपन्न होऊन वागत असतो तोच खरोखर जिवंत आहे जो सत्पुरुष विनयशील आणि शांतचित्त आहे अशा सत्पुरुषाने केलेल्या प्रत्येक कृत्याचे जगातील सर्व लोक अभिनंदन करतात विश्वातील सर्व भूत मात्र ही त्याचीच होत चांगल्या वाईट गोष्टी ऐकून पाहून अथवा चांगल्या पदार्थांना स्पर्श करून वास घेऊन किंवा उपभोग घेऊन ज्याच्या ठिकाणी हर्ष विषद उत्पन्न होते त्यालाच शांत ज्याची स्वतःची बुद्धी शांत झाल्यामुळे इतरांची कुटिलता पाहून येत्या ज्याच्या विषा ज्याच्या चित्तात विषाद उत्पन्न होत नाही तोच खरा शांत ज्याचे मत सूर्यबिंबासारखेच अलिप्त आणि निर्विकार असते तसेच मरण उत्सव वा युद्ध अशा कोणत्याही प्रसंगात ज्याचे चित्त नेहमी सारखेच शांत राहते अशाला शांत हे संबोध संबोधन देणे योग्य होते ज्या स्थितीत हर्ष किंवा क्रोश उत्पन्न होऊ शकेल अशा ठिकाणी असूनही ज्याच्या चित्तामध्ये मुळी सुद्धा विकार उत्पन्न होत नाही आणि जो व्यवहाराच्या बाबतीत एखाद्या झोपी गेलेल्या माणसाप्रमाणे वागताना दिसतो नेहमी आत्मस्वरूप विचारामध्येच राहतो अशाला शांतही परियथा ज्याची दृष्टी सर्व लोकांवरून करण्याने फिरत असते आणि त्याच वेळी आपल्यावर अमृत वर्षा होत आहे की काय असे लोकांना वाटते त्याला शांततेचा पुतळा म्हणता येईल ज्याच्या अंतकरणातून तृप्तीची ढेकर येत आहे जो व्यवहार करीत असूनही मोहात पडत नाही किंवा विषयांच्या पसरात राहून देखील शांत म्हटला पाहिजे स्वतःवर कितीही आपत्ती आली केवढीही मोठारी संकटे कोसळली तरीही ज्याच्या मनात देहबुद्धी उत्पन्न होत नाही तोच खरोखर शांत असे संदाज व्यवहार करताना आकाशाप्रमाणे ज्याची बुद्धी मलिन न होता राहते त्याला खरोखर या सर्वांपेक्षा शमाने युक्त असलेल्या मनुष्य हा अधिक शोभतो पूर्णचंद्रापासून शीतल किरण उत्पन्न होतात त्याप्रमाणे मोठमोठ्या अशा अनेक गुणाने आणि अने शांतीने युक्त असलेल्या चित्तापासून शाश्वत सुखाची उत्पत्ती होते पौरुष हेच सर्व गुणांचे गुणांची परमावधी आहे त्याचप्रमाणे शांती मनुष्याला भूषणभूत असून तीच त्याचे सर्व प्रकारच्या संकटापासून आणि भयापासून रक्षण करते शम हे तर अमृत असून ते दुसऱ्याला केव्हाही हरण करता येत हा शांतीचा ठेवा महान आणि पूज्युरुषाने अत्यंत दक्षतेने जतन केला आणि तिचा आश्रय करूनच ते पुरुष परमपदापर्यंत जाऊन पोहोचले त्यातशा महानुभावांच्या वर्तन क्रमाचा किता गिरवून हे रघुराजा त्यांनी प्राप्त करून घेतलेली सिद्धी तूही प्राप्त करून घे इथे श्री वासिष्ठ महारामाने मुमोक्ष व्यवहार प्रकरणे सर्ग तेरा श्री वासिष्ठ म्हणाले मनुष्याची बुद्धी ही शास्त्रज्ञानाने शुद्ध झाली म्हणजे त्याने नेहमी आत्मानात्म विचार करण्याचा अभ्यास अवश्य सुरू केला पाहिजे अशा रीतीने विचारामुळे बुद्धी तीक्ष्ण झाली म्हणजे तिच्यामध्ये परमपदाचा अनुभव घेण्याचे सामर्थ्य निर्माण होते सारासार विचाराचे महत्व फार फार मोठे संसाररूपी दीर्घरोगावर विचार हेच एकमेव गुणकारी औषध आहे अंतःकरणातील अनंत वासना प्रबल होऊन त्यांच्या योगाने आपत्तीरूपी अरण्य बनले आहे परंतु विचाररूपी शस्त्राने या अरण्याचा नाश केला तर त्याची पुन्हा पुन्हा वाढ होत नाही मनुष्याच्या आप्तबांधवांचा नाश झाला किंवा त्या मनुष्यावर संकटे कोसळली म्हणजे तो मनुष्य मोहाने ग्रस्त होतो अशावेळी दुःखांचा परिहार करण्याचा उपाय त्याला सुचत नाही अशा परिस्थितीतून सुटण्याला विचाराशिवाय अन्य मार्गच नाही बुद्धिवान पुरुषाला या जगात सुखप्राप्ती एक सुखप्राप्तीचा एकच मार्ग असतो तो म्हणजे विचार हा विचाराने अशुभाचा त्याग करूनच सत्पुरुष शुभ प्राप्त करून घेतात बरं बुद्धी तेज स्फूर्ती क्रियांचे ते फळ आदी इत्यादी सर्व सिद्ध होण्यासाठी विचार हाच घ्यायचो एकमेव उपाय यासाठी म्हणून युक्तायुक्त विचार रूपी मोठ्या दिव्या दिव्याचा आधार घेऊन मनुष्याने संसाररूपी समुद्रातून तरून जावे मोह हा एक प्रचंड हत्ती असून तो विवेक विवेकरूपी कमल उपटून टाकतो अशा या हत्तीला फाडून काढण्याला सारासार विचाररूपी सीम्हाखेरीच अन्य कोणीही समर्थ नाही अज्ञानी मनुष्यही कालांतराने परमपदाशी जाऊन पोहोचतो अशावेळीही ते केवळ विचाररूपी मार्गदर्शक दीपाचे सहाय्य घेण्याचेच फळ असल्याचे म्हणता येते राज्य संपत्ति मोटमोठे विषयोभोग शाश्वत मोक्ष रा जस भोपाल पुड़ नहीं ती विवेका विकास पावले सत्पुरुषां बुद्धि विपन्नावस्थेत ही निराशे बुड़ी जान नहीं विवेक उत्पन्न करना बुद्धि व्यवहार करीतना जे पुरुष जागृत रहता ते पुरुष उत्कृष्ट फलप्राप्ति कर पात्र होता रूपी करंजाते वृक्ष अज्ञानी मनुष्यांच्या हृदयरूपी अरण्यात उत्पन्न होत असून ते मोक्षाच्या इच्छेला विरोध करतात आणि संसारातील सर्व तऱ्हेची दुःखेही त्या वृक्षावरील मंजुरी होते <coughs> <coughs> <coughs> अविचाररूपी निद्रा ही कागळाप्रमाणे मलिन असून तिच्यात मद्याचे सर्व धर्म असतात अशी ही अविचाररूपी निद्रा राघवारे तुझ्या ठिकाणी क्षय सूर्य अंधारामध्ये बुडून जात नाही त्याप्रमाणे विचारशील मनुष्य अत्यंत मोठ्या आपत्ती उत्पन्न करणाऱ्या मुहामध्ये बुडून जात नाही त्याचप्रमाणे ज्याच्या स्वच्छ मानस सरोवरामध्ये विचाररूपी कमलाचे समुदाय विकास पावलेले असतात तो मनुष्य हिमालयाप्रमाणे शोधतो जी बुद्धी विवेकरूपी चंद्रप्रकाशाने उजळ दिसावी ती अज्ञानी मनुष्यात मंद मन आणि विचाररहित झालेली असते यामुळे लहान मुलाला वेताळाची नसती भीती उत्पन्न होते त्याप्रमाणे त्या मूर्खाला प्रत्यक्षरूपी जाताना विकसित करणारा वसंत ऋतू असेही म्हणता येईल हे रामचंद्रा असा विवेकरहित अधम मनुष्य सदैव त्याज्यच समजला पाहिजे अंधारात वेताळ भासू लागतात त्याप्रमाणे अविचारात सर्व तऱ्हेची दुष्कृत्ये दुराचार मानसिक दुखे उदय पावत असत मनुष्यवस्थेपासून दूर असलेल्या अविचारी मनुष्य हा पुरुषार्थाच्या कार्याला निरुपयोगी असतो हे रघुश्रेष्ठा म्हणूनच तू अशा विवेकहीना अजिबात टाळून टाक ज्याचे चित्त आशेच्या आधीन झालेले नसून विवेकशील असते त्याला पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे आत्मस्वरूपी पूर्ण विश्रांती सोडून येते पूर्णचंद्राचा प्रकाश पृथ्वीला अलंकृत करतो त्याप्रमाणे मनुष्याच्या बुद्धीत विवेकाचा उदयधारा म्हणजे तो सर्वांना शीतल करून भूषित करतो शुद्ध बुद्धी ही परमार्थाची पताका असून विचार हे शुभ्र चामर आहे आणि रात्रीच्या वेळी चंद्र शोभतो त्याप्रमाणे परमार्थ जिज्ञासूच्या ठिकाणी विचार शोभत असतो आत्मानत्म विचाराने युक्त असलेले जीवनमुक्त सूर्याप्रमाणे दश दिशांना प्रकाशित करतात आणि आत्मप्रकाशाने जीवांचे भवभय नसे करतात लहान बालक केवळ आपल्या कल्पनेने प्राणघातक वेता रात्रीच्या वेळी उत्पन्न करते त्याप्रमाणे जीवाने अज्ञानाने हा संसाररूपी वेता उत्पन्न केलेला असून तो केवळ विचाराने युद्ध होतो जगातील सर्व पदार्थांना वास्तविक सत्ता नसून अविचारामुळे ते सत्य आणि रमणीय वाटतात परंतु एखाद्या शिळेचे तुकडे पाडता येतात त्याप्रमाणे विचाराने त्यांचे मिथ्यत्व अनुभवाला येते संसार रूपी वेताळ अतिशय पीडा देणार आहे परंतु तो केवळ अज्ञानामुळे उत्पन्न झालेला असल्यामुळे विचाराने नाहीसा होऊ शकतो दुःख नाही से करणे इतकेच काही विचाररूपी उच्च वृक्षाचे फल नसून नित्य आनंदाची प्राप्ती करून देणारे कैवल्य हे त्याचे फल आहे ही कैवल्याची स्थिती प्राप्त झाली म्हणजे चंद्रातून शीतलता उत्पन्न होते त्याप्रमाणे नि, नित्यानंदाची आणि अचल अशी निष्कामता मनुष्याला प्राप्त होते ही स्थिती स्वाधीन असून ती विचार रूपी औषध सेवन केल्याने प्राप्त होत असते ती प्राप्त होऊन जो सिद्ध झाला तो कृतकृत्य होतो त्यामुळे त्याला कसलीही इच्छा राहत नाही कशातही त्याग करण्याची बुद्धी असत नाही संकुचित भाषणारे चित्त या पदाला जाऊन पोचले म्हणजे ते आकाशाप्रमाणे विस्तीर्ण बनते नंतर तेता अस्तही होत नाही आणि उदय होत नाही या प्रकारचा ज्ञानी पूर्वसंस्काराच्या योगाने सिद्ध झाल्यानंतरही व्यवहार करताना दिसतो परंतु विषयांचे ग्रहण किंवा त्यांचा त्याग ही त्याच्या ज्ञानदृष्टीने वास्तविक नसतातच आत्मस्वरूपात राहून तो केवळ सर्व व्यवहारांचे साक्षीत्व करतो या ज्ञानी सिद्धाचा झोपल्याप्रमाणे उपाधींचा सिद्ध स्थिती नाश होत नाही स्वप्न स्थितीप्रमाणे वासनांच्या जगात तो राहत नाही किंवा अज्ञानी मनुष्याप्रमाणे या प्रत्यक्ष जगाला सत्य मानून तो व्यवहार करत नाही तो कर्माचा पूर्णतः त्याग करत नाही तसेच कर्मात आसक्तही होत नाही समुद्र जसा आपली मर्यादा कधी सोडत नाही किंवा आपल्या स्वाभाविक स्थितीचा त्यागही करत नाही त्याप्रमाणे या सिद्धाची स्थिती असते अप्राप्त वस्तू प्राप्त करून घ्याव्या किंवा प्राप्त झालेल्या वस्तूंचा उपभोग घेत राहावे ही भावना त्याच्या ठिकाणी नसते अशा रीतीने पूर्णावस्थेला गेलेले उदार मनस्क महात्मे जीवनमुक्त आणि योगी या जगात स्वच्छंद विहार करीत असतात याप्रमाणे बराच काळ या, या जगात स्वेच्छेने घालवल्यानंतर अखेर देहाचा त्याग करून ते कैवल्य स्थितीला जाऊन पोहोचतात बुद्धिमान मनुष्याने ही कैवल्य स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी सतत प्रयत्न चालू ठेवले मी कोण हा संसार कोणाचा आहे याविषयी नेहमी विचार श्रवणादिकांच्या अनुष्ठाने करावे हे राघव एखादा राजा संकटात सापडला असताना जसा त्यावेळी आपले कर्तव्य काय संकटाचे निवारण करण्यासाठी कोणता उपाय करावा त्यातील कोणता सफल आणि कोणता निष्फल होईल वगैरे गोष्टींचा निर्णय विचारानेच तो करू लाग करू शकतो त्याप्रमाणे वेद आणि वेदांताचे सिद्धांत तसेच त्यापासून उत्पन्न होणारी स्थिती या संबंधाचा निर्णय करण्यासाठी मनुष्य विचारानेच केवळ समर्थ हो। सामान्य डोळ्याप्रमाणे विचाररूपी डोळा अंधारात न पाहता येण्यासारखा हो, होत होत नाही किंवा अगदी लखरदेत अशा सूर्यप्रकाशामध्ये पाहू न शकणा का असमर्थ येत नाही एवढेच नाही तर दूर अंतरावर असलेली किंवा झाकरी गेलेली वस्तूही रूपे सुंदर नेत्र पाहू शकतो ज्याचा विवेकरूपी डोळा उघडला नाही असा मनुष्य एखाद्या जन्मांधाप्रमाणे असून सर्वांनी कीव करण्याच्याच योग्यतेचा असतो परंतु ज्याचा विवेकरूपी दिव्य नेत्र उघडला गेला आहे असा मनुष्य अखिल विश्वास धन्य होईल यासाठीच मनुष्याने निरतिशय आनंद प्राप्त करून घेणारा परमात्मा विषयक विचार निरंतर केला पाहिजे त्यात एक क्षणातही अंतर पडता कामाने आम्रवृक्षावरील पक्व फळा सर्वांना आनंद होतो त्याप्रमाणेच अहोरात्र आत्मचिंतनात मग्न असणारा पुरुष सत्पुरुषांनाही आनंददायक ठरतो ज्याला मार्गाची यथास्थित माहिती आहे असा मनुष्य प्रवास करताना खास पडत नाही त्याप्रमाणे ज्याने विचारपूर्वक परमार्थाचा मार्ग निश्चित केला आहे असा मनुष्य सदोदीत विचार प्रवळ राहतो आणि दुःखरूपी खास खळग्यात पडत नाही विचारही प्रपंचातील दुःखामुळे जन्मोजन्मी शोक करावा लागतो त्या प्रकारचा शोक रोगग्रस्त झालेल्या किंवा नाना तऱ्हेच्या संकटात सापडलेल्या मनुष्यालाही कधी करावा लागत नाही जरी आपल्याला चिखलात वेळेप होऊन राहावे लागले घाणीमधला किडा व्हावे लागले किंवा एखाद्या गुहेत आंधळ्यासर्पाप्रमाणे राहावे लागले तरी हरकत नाही परंतु मनुष्याने आत्मानात्मविचाररहित कधीही राहू नये अविचार हे तर सर्व प्रकारच्या अनर्थाचे वस्तिस्थान आणि तसेच्या तसेच सर्वतहेुस्थितीची तसे परमसीमा असून त्याला सर्व साधू सज्जनाने निंद मानला तेव्हा मनुष्याने अविचाराला बाजूला सारावे सा, सा, सा व्यवहारात वागतानाही सून्य मनुष्याने नेहमी विचारयुक्त असावे कारण विचार हाच मनुष्याचा आधार आहे अशा रीतीने नेहमी विचारशील राहून राग द्वेषाधिकापासून स्वतःला परावृत्त करून घेऊन मनरूपी मृगाला संसारातील मोहरूपी समुद्राच्या पैलतरी नेऊन ठेवावे माझे खरे स्वरूप कोणते या संसाररूपी दोष आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कसा उत्पन्न झाला वगैरे प्रश्नांचे श्रुती स्मृतीने दाखवलेल्या मार्गाने निरंतर चिंतन करणे यालाच विचार असे म्हणायचे असते कुत्सित आणि अविचारी मनुष्याचे हृदय मोहरूपी अंधकाराने व्याप्त झालेले असते आणि ते त्याला सतत दुःखाकडे खेचून घेते अशा माणसाचे हृदय हे पाषाणातच बनले की काय असा भ्रम निर्माण होतो तेव्हा सत्य काय आणि असत्य काय स्वीकार कशाचा करावा आणि त्याग कशाचा करावा अशा प्रकारे नित्य विचार करणाऱ्या माणसानच तत्वानुभव प्राप्त होतो विचाराने तत्वाचे ज्ञान होते आणि तत्वज्ञान झाल्यामुळेच स्वरूपाच्या ठिकाणी सर्व तऱ्हेच्या दुःखांचा क्षय होत या जगातील सर्व लौकिक आणि वैदिक कर्मेही विचारानेच फलद्रूप होतात आणि त्यामुळेच मनुष्य आत्मतत्वाच्या श्रेष्ठ भूमिकेवर आरोढ होतो अशी ही श्रेष्ठ पदवी प्राप्त करून देणारा हा आत्मविचार रामचंद्रात शमदमाने युक्त असलेला तुला प्रिय हो होती श्री वासिष्ठ महारामा व्यवहार प्रकरणे श्री वसिष्ठ पुढे सांगू लागले की हे शत्रुदमना रामा संतोष हात मोक्ष संतोष हेच आत्यंत सुख आणि संतोष हीच पराशांती हो ज्यांच्या चित्ताला शाश्वत शांती मिळाली आहे आणि ते संतोषरूपे ऐश्वर्याचे अशा पुरुषांना साम्राज्यसुद्धा यापुढे एखाद्या जीर्ण तृणासारखे वाटत संतोषाने युक्त झालेली बुद्धी संसारातील कोणत्याही कठीण प्रसंगात केव्हाही खिन्न आणि उद्विग्न होत नाही संतोषरूपी अमृताचे यथेचे पान करून दे पूर्णांशाने तृप्त झाले अशांचे ऐश्वर खासच निरुपम आहेत जगातील वाटते। दोष हर्ष आणि प्राप्त न झालेल्या वस्तूबद्दल विषाद यांचा ज्याच्या स्थिरचित्ताला स्पर्श होत नाही त्याला संतुष्ट मनुष्य असे म्हणतात जोवर मनाला आत्मज्ञानाची तृप्ती लाभली तवर तवर मनरूपी बिळातून वेलीप्रमाणे आपत्ती उदय पावतात परंतु सूर्याच्या किरणाने कमल विकास पावते त्याप्रमाणे विज्ञानाची पूर्ण स्थिती प्राप्त होऊन चित्त शांत झाले म्हणजे त्याचा पूर्ण विकास होतो ज्याचे चित्त असमाधानी असते आणि आशेने ग्रस्त असते अशा मनुष्याच्या चंचल चित्तात मलिन आरशाप्र आरशापुढे आलेल्या चेहऱ्याप्रमाणे ज्ञान बिंबत नाही उलट ज्याच्या चित्तात नित्य रूपी सूर्य उद्या पावतो ते मनुष्य रूपे कमलूपी रात्रीमध्ये कधीच संकुचित होत नाही ज्याचे मन आधिवेथी व्यतित असून नित्य तृप्त असते अशा मनुष्याजवळ कपरदी की नसली तरी तो साम्राज्य सुखाचा अनुभव घेत प्राप्त न झालेल्या वस्तूच्या संबंधी ज्याला हाव नसते आणि जो पर प्रारब्धाने निर्माण झालेले सुखदुःख निर्विकार मनाने भोगतो त्याचप्रमाणे ज्याचे आचरण उत्तम असून जगताला आनंद देणारे असते त्याला संतुष्ट म्हणतात ज्याचे चित्त शांत आणि तृप्त असून क्षीर समुद्रासारखे शुद्ध आहे अशा मनुष्याच्या तोंडावर विलक्षण ते झळकत असते यासाठी पूर्ण स्थिती प्राप्त करून घेण्याकरता आत्मसंतुष्ट होऊन मनुष्याने दृढ प्रयत्न करून तृष्णचा त्याग करावा संतोष रुपीचंद्रापासून उत्पन्न होणाऱ्या अमृतामुळे ज्याचे चित्त पूर्ण आणि शांत झालेले असते त्याचे संतोषाने ज्याचे मन पुष्ट झाले आहे असा ज्ञानी राजा असून त्याची सेवा करण्यासाठी वृद्धीसिद्धी नेहमी तत्पर असतात पावसाळ्याच्या दिवसात धुळीचे कण दाजच्या जागी बसतात त्याप्रमाणे आत्मस्वरूपात स्थिर झालेल्या संतुष्ट चित्तात सर्व मानसिक दुःख पौर्णिमेच्या रात्री चंद्र असतो त्याप्रमाणे ज्ञानी हा सुद्धा आपल्या शांत शुद्ध आणि साक्षित्वाच्या वृत्तीमुळे शोभिवंत होत असतो समतेमुळे रमणी भाषणारे ज्ञानी माणसाचे मुख पाहून लोकांना जितका संतोष होतो तितका सोन्याच्या राशीनेही होत नाही हे रघुनंदना समचित्तम पुरुष हा सर्व संपन्न अशा मनुष्यामध्ये राजाप्रमाणे शोधत असतो अशा पूर्णावस्थेला गेलेल्या मनुष्याला पाहून आकाशात संचार करणारे देव आणि मुनिही तशा मनुष्याला सादर वंदन करतात इथे श्री वासिष्ठ महारामाणे मुमुक्षु व्यवहार प्रकरणे सर्गपन रा